योहन अध्याती निकदेम नावाचा एक मनुष्य होता निकदेम परुषी लोकांपैकी एक असून तो यहुदी लोकांचा एक महत्वाचा पुढारी होता एका रात्री निकदेम येशू आला आणि म्हणाला रब्बी तुम्ही देवाकडून पाठवलेले शिक्षक आहात हे आम्हाला माहित आहे कारण तुम्ही जे चमत्कार करता ते देवाच्या मदतीशिवाय कोणाही माणसाला करता येणार नाही येशून उत्तर दिले मी तुम्हाला खरेच सांगतो प्रत्येक व्यक्तीचा नव्याने जन्म झालाच पाहिजे जर एखाद्या माणसाचा नव्याने जन्म झाला नाही तर देवाचे राज्य पाहू शकणार नाही निकदेम म्हणाला जर एखादा माणूस माथारा असेल तर त्याचा नव्याने जन्म कसा होईल तो आपल्या आईच्या उदरात परत जाऊ शकत नाही म्हणून त्या व्यक्तीचा दुसऱ्यांदा जन्म होणारच नाही येशुने उत्तर दिले मी तुम्हाला खरेच सांगतो मनुष्याचा पाण्याने आणि आत्म्याने जन्म झाला नाही तर त्याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे शक्यच नाही मनुष्य मानवी आईवडिलांच्या उदरी जन्माला येतो परंतु त्याच्या आत्मिक जीवनाचा जन्म पवित्र आत्म्यापासून होतो तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगितल्याबद्दल आश्चर्यचकित होऊ नका वाऱ्याला व्हायला पाहिजे तिकडे तो वाहतो वारा वाहताना तुम्हाला त्याचा आवाज ऐकू येतो परंतु वारा कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही आत्म्यापासून जन्म पावलेल्या प्रत्येक माणसाचे असेच असते निकदेम म्हणाला हे सारे कसे शक्य आहे येशू म्हणाला तुम्ही इस्रायलाचे प्रमुख शिक्षक आहात तरीही तुम्हाला या गोष्टी कळत नाहीत काय मि खरे जे है तिषी आ विषय संगी जी संगे तुम्हें जगती गोषी विषय संग तुम्हारे मजे पर विश्वास बसत नहीं मग जर मैं तुम्हारा स्वर्ग गोषी विषय संग तुम्हें विश्वास नहीं मनुष्या पुत्र आ जो वर स्वर्ग जेटे होता गेला आणि स्वर्गातून उतरुन खाली आला मोशेने आरण्यात असताना सापाला उंच केले मनुष्याच्या पुत्रालाही तसेच उंच केले पाहिजे अशासाठी की जो कोणी मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला आनंद काळचे जीवन मिळू शकते होय देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला देवाने आपला पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंत काळचे जीवन मिळावे देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठविला नाही तर आपल्या पुत्राद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठविले जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय दोषी ठरविले जाणे होणार नाही परंतु जो विश्वास ठेवित नाही त्याचा न्याय झाल्यासारखाच आहे कारण त्याने ते देवा एकूलत्या पुत्रा विश्वास नहीं ज्यादा वस्तुस्थिति आधारे लोकांचा न्याय केला जातो, ती के जगह प्रकाश आला परंतु लोकना प्रकाश नको होता अंधार पाहिजे होता कारण लोग करीत होते वाईट करना प्रत्येक जन प्रकाशा द्वेष करते प्रकाशाक सर्व वाइट कृत्य तो प्रकाश उघड करी परंतु जो सत्य मार्गाने चालतो तो प्रकाशाकडे वळतो आणि त्याने केलेली कामे देवाकडून झाली होती हे तो प्रकाश दाखवून देईल त्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य प्रांतात गेले तेथे येशू आपल्या शिष्यासह राहिला आणि लोकांचे बाप्तिस्मे केले योहान हा एनोन गावात लोकांचा बाप्तिस्मा करीत आहे एनोन गाव शालीम नगराजवळ आहे तेथे भरपूर पाणी असल्याने योहान लोकांचा बाप्तिस्मा तेथे करीत असे बाप्तिस्मा करून घेण्यासाठी लोक तेथे येत असत योहान तुरुंगात जाण्याच्या अगोदर हे घडले योहानाच्या काही शिष्यांचा दुसऱ्या यहुदी लोकांशी वादविवाद झाला नियमशास्त्रात सांगितलेल्या शुद्धीकरणाच्या विधीविषयी ते वाद घालीत होते म्हणून ते शिष्य योहनाकडे आले व म्हणाले रब्बी यार्दे नदीच्या पलीकडे जो मनुष्य तुमच्या बरोबर होता तो आठवतो तुम्ही त्याच्याविषयी साक्ष देखील दिली तो मनुष्य लोकांना बाबतीस्मात देत आहे व पुष्कळ जण त्याच्याकडे जात आहेत योहानाने उत्तर दिले देव जे देतो तेच माणसाला मिळते मी, मी हे सांगताना तुम्ही स्वतःच ऐकले आहे की मी ख्रिस्त नाही त्याच्याकरिता मार्ग तयार करण्यासाठी देवाने ज्याला पुढे पाठवले तो मी आहे ज्याला वधू असते तो वर असतो वराला मदत करणारा वराचा मित्र वराची वाट पाहतो आणि वेगळ्या आवाजामुळे त्याच्या येण्याची चाहूल लागते काय ते कान देऊन ऐकतो वराची वाणी आली म्हणजे त्याच्या मित्राला आनंद होतो तसाच आनंद मला वाटत आहे आणि माझ्या आनंदाची वेळ आता आलेली आहे तो महान व्हावा आणि मी लहान हवे, हे योग्यच आहे जो येशू वरून येतो तो इतर सर्वांवरून थोर आहे जो मनुष्य या जगापासून आला आहे तो जगाचा आहे तो जगातल्याच गोष्टीविषयी बोलतो परंतु जो स्वर्गातून आला तो येशू इतर लोकाहून थोर आहे त्याने जे ऐकले व पाहिले त्याविषयी सांगतो परंतु तो, तो सांगतो त्या गोष्टी कोणी स्वीकारीत नाहीत तो येशू जे सांगतो ते मान्य करणारा माणूस दे सत्य आहे याचा पुरावा देतो देवाने त्याला इशुला पाठविले आणि देखतो त्याच गोष्टीविषयी तो सांगतो कारण देव त्याला आत्म्याने पूर्णपणे भरतो पिता पुत्रावर प्रीती करतो पिताने सर्व गोष्टीवरील अधिकार पुत्राला दिलेला आहे जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला आनंद काळचे जीवन मिळते परंतु जो पुत्राची आज्ञा पाळीत नाही या अनंका जीवन कभी ही मिलना नहीं उलट देवा क्रोधो